श्रीगुरूंचे दर्शन व्हावे अशी शिष्या इच्छा असेल तर त्याने आपले नामरूपांचा परित्यागच केला पाहिजे पहिली गोष्ट आहे ना नामरुपाला दिली, दिली पाहिजे तर हे जुळेल श्रीगुरुकडे गेल्यानंतर शिष्याचे नामरूप राहणारच नाही हे दोन अवयाने दृष्टांताने सिद्ध करतात रात्री नुरेची सूर्या सूर्ये यथा सूर्ये रात्रीही सूर्याच्या ठिकाणी ज्याप्रमाणे रात्र राहत नाही समुद्रे सैनवम समुद्रात त्याप्रमाणे मीठ शिल्लक राहत नाही जागृत पुरुष वा निद्रा जागृत झालेल्या पुरुषाच्या ठिकाणी ज्याप्रमाणे निद्रा नैवासते ती कधीही संभवत नाही तथा त्यी अपी त्याप्रमाणे हे देवा तुझ्या स्वरूपाच्या ठिकाणी आपण द्वैत भावा मग तो गुरु शिष्याचा असो देवभक्ताचा असो वा आणखीन कोणता असो हा अत्यंत शुद्ध पवित्र संभवत नाही या व्यतिरिक्त असलेले व्यावहारिक द्वैत संभवत नाहीत हे सांगायचं कारणच नाही द्वैत भावा हा, न विद्येत द्वैतभाव तुमच्या ठिकाणी संभवत नाही असले तुम्ही अद्वै स्वरूपाचे आहात त्याला तयारी आहे रात्री नुरेची सूर्या ना तरी लवण पाणी नुरेची जीवी चे पुढे कापुराचे थळीच्या आगीची बरव महाराज म्हणता यथा आग्ने करपुरम तग धवा असाय की कापराला पूर्ण जाणून टाकतो स्वयंपी विलीनो भवती स्वताही विलीन होतो तोही स्वतः शिल्लक स्वयंपम्यती स्वतः तो उपशम पावतो का उपशम पावतो कारण जाळायला काही शिल्लक राहिलं नाही म्हणून निवर्तेच काही शिल्लक राहिलं नाही तर निवर्तक वृत्ती तरी कशी शिल्लक राहणार स्वयमेवशाम्यो स्वतः जसा विलीन होतो त्याप्रमाणे जो शिष्य आपल्या परमात्म स्वरूपाकडे असा तुमच्या स्वरूपाकडे जात असताना आत्मबोधी आत्मस्वरूपाच्या बोधामध्ये अन्य भावम नाम पूर्ण या तुमची भेद होते दुरेच रूप नाव तैसेला नाव रूप शिल्लक राहत नाही सूर्या पुढे रात्र जशी उरत नाही किंवा पाण्यात मीठ जसे राहत नाही अथवा राजे टिकत झाल्यावर किंवा ज्याप्रमाणे कापुराचे सुरेख अलंकार करून अग्निजवळ नेले हो उत्तम अलंकार केले पण अग्नीपासून सावध राहिला पाहिजे अशी त्याच्यावर सूचना होती कशावर त्या पॅकिंगच्या डब्यावर ती नाही तो तिथे घेऊन घ्या ते राहिले नाही त्याप्रमाणे अहंकारा सहित विराम पावायला लागत तरच माझ्या गुरूंची भेट होते होत नाही बाकीचा विषय आपण आता उद्या वाचतो कुंडली हरि विठ्ठल वाचणे करता आपण वंद्य शिष्याने गुरुना विनवलं की महाराज आमच्यासाठी का होत नाही पण आपण अनुवंदनीय झालं पाहिजे असा आग्रह केला माणसं कधी कोणता कशा रूपाचा आग्रह करतील ह्याचा नेम नाही त्यात शिष्याने गुरुना आपण वंदनीय व्हावं कारण आत्मनसु काम आहे सर्व प्रियम भवती शिष्य आपल्या कृतार्थतेसाठी गुरुना विनवतो मला सांगतात कितीही विनवलं तरी श्री गुरु या द्ही प्राप्त होत नाही कारण त्यांची अद्वैय स्वरूपाची असल्या ते या शिष्याने कितीही विनवलं तरी ते वंदनीय व्हायला तयार नाही त्या आपल्या स्वस्वरूप स्थितीचा परित्याग करायला तयार नाही काय काही गोष्टी जगामध्ये अशा असतात कि ज्याच्यामध्ये भिडेने आत्मीयतेने एकतर्फी कि ज्याच्यामुळे मूळ सिद्धांत उदाहरणार्थ मोक्ष लक्षात घेऊन विवर्तवादाचा अंगीकार करून सत्यते केला प्रतितीची स्वीकृती केली आणि मूळ अद्वै तत्व कसं बिघडणार नाही याच चिंतन करून विवर्तवा विवर्तवाद म्हणजे आजातवाद आणि दोघांची तडजोड करण्यासाठी व तीही एकतर्फी तडजोड करण्यासाठी जो वाद अभिव्यक्त झाला त्याचं नाव आहे विवर्तवाद अशा काही गोष्टी अपवादाने आप आपल्याला आढळत येतील इथे श्रीगुरूंची दया आहे श्री गुरुंनी शिष्याची भीड ठेवली ठेवली आहे काय करुणा करुणाय काय आपल्याला म्हणायचं ते म्हणा पण यामध्ये त्याने एकतर्फी तडजोड केली एवढी गोष्ट खरी ही एकतर्फी तडजोड काही बाबतीत ठीक आहे कारण सिद्धांताला बिघाड न येता प्रतितीची संगती असल्यामुळे याला तडजोड म्हणायची आणि ती ही एकतर्फी तडजोड त्याच्यामध्ये अद्वैताचा जर बिघाड झाला असता मात्र पंचही एकतर्फी तडजोड आहे म्हणण्याचं कारण सिद्धांता बाधा न येता केलेली तडजोड असल्यामुळे याला एकतर्फी तडजोड म्हणायची अनेक कारण आहे त्याची एक कारण एवढं महत्वाचं लक्षात ठेवलं म्हणजे पुरेसा पण पुर काही गोष्टी जगामध्ये अशा असतात कि तिथे तडजोड माणसाला करता येत नाही ती तडजोड विवर्जित करत असते उदाहरणार्थ व्रत व्रत ही एक गोष्ट अशी आहे की ती तडजोड विवर्जित आहे एकादशीचा दिवस आहे एकादा माणूस जर उठल्याबरोबर म्हणायला लागला की मी सकाळी चटखोर थालपीठ खाल्लंय बाकी काही खाल्लं नाही तेव्हा आता उरलेल्या दिवसामध्ये मी जर एकादशी केली तर चालेल का त्याला उत्तरायच आणणार नाही कारण एकादशी तडजोड विवर्जित आहे ते संपूर्ण उपवास रूपच असले पाहिजे सकाळी चटखोर थालपीठ खायचं आणि मग दिवसभरात उपवास करून ते पूर्ण करायची असं चालत नाही पूर्ण एकादशी म्हणजे पूर्ण व्रत आहे त्याच्यात तडजोड ही गोष्ट नाही ही व्रतातली गोष्ट सांगितली व्यवहारातली गोष्ट सांगतो एक संत वाङ्मयामध्ये आणि पी एच डी पदवी घेतलेले गृहस्थ त्यांनी काही शंका विचारल्या होत्या त्यात असं त्यांनी विचारलं होतं की वारकरी संप्रदायात आणि हल्ली हल्लीचे लोक जे आपण वगैरे करतात त्याच्यामध्ये आणि तुळशी माळा गळ्यात धारण करण्यामध्ये काही तडजोड आहे बाकीचे पुष्कळ प्रश्न आहेत त्याचे संत वाङमडी पदवी आजही जगामध्ये त्यांच्या नाव लोकांच्या नावावर लक्षावधी रुपये माणसं मिळवता येतात अशी ज्यांची योग्यता जगामध्ये आता आहे जिवंत खास त्यांची कथा शंका ऐकल्याबरोबर मला आश्चर्य वाटायला लागले की संत वाङ्मयावर अभ्यास करणाऱ्याला व त्यातल्या एका थोर पदवीला पावलेल्या माणसाला ही शंका यावी हे पहिलं आश्चर्य कलियुगातलं दुसरी गोष्ट त्यांना सांगितलं किंवा तडजोड विवर्जित काही गोष्टी आहेत त्यात वारकरी म्हटलं की त्याच्या गळ्यात माळ हवीच तडजोड नाही दुसरी गोष्ट त्यांना मी असं सांगितलं की काही दिवस पायाने असं ठरवलं की आम्ही चालून चालून चालून दमलोय थकलोय आणि हे डोक्याचं जे हो ओझाय ना हे किती दिवस आम्ही व्हायचं किंवा चालायचं इसा काम आलं कि पायाने चालायचं इसा काम आलं की पायाने करायचं आता आपण अशी तडजोड करूया असो समजावं हो कि याला त्यापैकी एम ए ठेवायचा मधले काही अक्षर करायचे का मग शेवटचा डी ठेवायचा पीएच डी त्याच्याऐवजी एम ए डी करायचा त्याला तो मॅड आहे त्याला डोकं नाही असा कथा पायाची आणि डोक्याची चालण्याच्या चा बाबतीत कधीही तडजोड होऊ शकत नाही शरीर निर्वाह आहे पण शरीर निर्वाहातही तडजोड होत नाही अगदी त्याच पद्धतीने काही सिद्धांतातही गोष्टी अश्या आहेत की ज्याच्यामध्ये तडजोड होऊ शकत नाही त्यापैकी एक गोष्ट अशी की श्री गुरु हे आपल्या अद्वैय स्वरूपामध्ये बिघाड होऊ देत नाही स्वस्वरूप स्थितीचा परित्याग करीत नाही द्वैत देव कि गुरु कि गुरुशिष्या जिथे सहन हो अद्वैस्वरूप ने अपने वंदनीयते अपने वंदनीय वहावे ये प्रार्थना के लिए स्तुति भी स्त्रीश्च स्तुति प्रार्थिता अपनी किति ही विनोद गुरु न कि गुरुजी कस ही करा प्वीत गुरु शिष्या कि ज्यादा तुम्हें आम वंदनीय वहाल आम्ही तुम्हाला वंदन करू असो श्री गुरु वंद्या नाम वंदन विषया न भवती भविष्यती गुरु या वंदनाला विषय व्हायला तयार नाही तुम्ही आम्हाला वंद्य व्हा अशी प्रार्थना कर आम्ही तुम्हाला वंदन करू अशा अवस्थेला आपण यावं आम्ही आपल्याला वंदन करतो आमच्या ध्यानाला आपण विषय व्हावं म्हणून पुष्कळ प्रयत्न केला पण वंदन विषयाती वंद्या न भविष्यती ते वंदे व्हायला तयार नाहीत म्हणजे वंदनाचे विषय व्हायला तयार नाहीत का त्याच कारण असं आहे श्रीगुरु आता आपल्या स्वरूप स्थितीमध्ये असल्या कारणाने निर्मल अविद्या तत्कार्य मलशून आविद्या व तत्कार्य कोणी प्रकारचा मल या मलाने रहित असल्या कारणाने कदापि भेद तेव्हाही कधीही कुठेही भेद वार्तेलाही ते सहन करायला तयार नाही द्वैताचा लेश ही सहन करायला तयार नाही द्वैताची वार्ता कुणी सांगितली तरी सुद्धा ते सहन करायला तयार नाही किती अद्वैय स्थिती त्यांची ती आहे बघा न सहते म्हणजे त्या भिडेला ते कधी प्राप्तच व्हायला तयार नाही ते म्हणतात इतर सर्व गोष्टी आम्ही मान्य करू पण ही भीड आम्ही सहन करणार नाही कारण या भिडेने आम्ही जर आमच्या स्वरूपस्थितीचा परित्याग करू तुझ्यासाठी वंदनीय होऊ तर आमच्या सिद्धांत स्थळ बारगळल्या आम्ही आमच्या स्वरूपापासून आम्हाला च्युत व्हावं लागेल त्या आमच्या स्वरूपाचा परित्याग करून तुझ्या वंदन वंदनविषयासाठी किंवा तुझ्या तुला वंदे होण्यासाठी ही भीड आम्ही पत्करणार नाही म्हणून माझे गुरु कितीही वंदन केलं कितीही त्यांच्या पाया पडलं मराठी ताकदी तरी सुद्धा ते द्वैताचा अंगीकार करायला तयार हे द्वैत यद्यपि गुरु शिष्याचं देवभक्ताच शास्त्रीय तरी गुरु सांगतात मी असा वंदनाला विषय होणार कल्पित द्वैत होण्याला काय हरकत का आहे याची संगती पुढे दोन चार होव्यानंतर महाराज सांगणार आहे मूळ आता स्थिती चाललेल्या स्वरूपाची स्वरूप स्थितीला विनवलं की तुम्ही द्वैताचा अंगीकार करा तर त्यांचं स्वरूप इतका अद्वय आहे की ते गुरु शिष्याचंही द्वैत सहन करीत तो स्वतः परमार्थ स्वरूपार्थिक स्वरूप मिनवल तरी ते तैर नहीं वंद्य भाव तैयार हो श्रुति कि द्वितीय द्वे भयम भवती द्वैता में भयते द्वे तो गुरुशिष्या देवभक्ता अथ उदरमंत्रुते भयम भवती उदर म्हणजे अत्यल्प द्वैत जरी केलं तरी त्याला भयाची प्राप्ती होते भयक प्रकारचं त्यापैकी मृत्यूचं भय हे सर्वात मोठं मृत्यू रे ती भयसीमा सगळ्यात मोठ भय आहे या भयाची प्राप्ती होत असल्या कारणाने श्री गुरु द्वैताला यायला तयार या नाही दुजे जवळजवळ घडे तव तसार भय जोडे हे आपोलेने तोंडे बोलती वेद भी। वेदाने प्रतिपादन केलं आहे कि द्वैत जितकं तुम्ही धारण कराल तितकं तितकं होईल असं स्वच्छ प्रतिपादन केलं आहे म्हणून त्याच्यामध्ये दोन चार गोष्टी महत्वाचे आहेत द्वैत हे नियम दुःखाला कारण आहे म्हणजे स्वभिन पदार्थ दुःखाला कारण असतो एक स्वहून विरोधी पदार्थ दुःखाला कारण असतो दोन स्वहून श्रेष्ठ पदार्थ दुःखाला कारण असतो त्या श्रेष्ठतेमध्ये बलवान घ्या बुद्धिमान घ्या श्रीमंत घ्या हे सगळे त्या पोटामध्ये येतात शुभ भिन्न पदार्थ कुणीही असो तो दुःखाला कारण होतो सुभहून श्रेष्ठ असलेला पदार्थ दुःखाला कारण होतो तिन्ही अवच्छेद अतिशय महत्वाचे आहेत उदाहरणार्थ आपल्यापेक्षा श्रेष्ठ राजा तो आपल्याला विरोधी आहे आपल्याला दुःख द्यायला कारण आहे श्रेष्ठ आहे पण आपला जर मित्र असेल तर ते दुःख देत स्वहून श्रेष्ठ आपल्याहून विरोधी आहे पण कनिष्ठ आहे तोही आपल्याला दुःख देऊ शकत म्हणजे काय पाहिजे स्वहून विरोधी पाहिजे आणि स्वहून श्रेष्ठ पाहिजे तर तो दुःख देत समजा स्वहून विरोधी आहे स्वहून श्रेष्ठ आहे म्हणजे तो स्वहून भिन्न आहेच तो दुःखाला कारण होईलच समजा स्वहून श्रेष्ठ नाही स्वहून विरोधी नाही पण स्वभिन आहे आज जरी तो दुखाला कारण नसला तर कधीतरी दुखाला कारण होईल याच्यासाठी महामहोपाध्याय अभ्यंकर शास्त्रीने एक दृष्टांत दिला अगदी साधा सोपा दृष्टांतून मार्मिक आहे कसा मार्मिक आहे बघा एक मोठे गृहस्थ विद्वानाला एक असं वाटलं की आपण या सभेला जाऊ नये प्रत्येक माणूस असं म्हणतो शेवटी काय का हो का सभेला जाणे जर जा? असा मी सभेला जाईन माझा स्वभाव आहे तापट आणि मी एकादेवी त्या बोलण्याच्या ओघात काही जर चुकीचं बोलून गेलो किंवा त्या लोकाला मी बोललेला आवडलं नाही तर उगाच माझा त्याचा विरोध होईल शत्रुत्व निर्माण होईल म्हणजे माझा शब्द माझ्याहून भिन्न असल्या कारणाने माझा शब्दच मला दुःखाला कारण होईल असं त्याला वाटत मग म्हणजे स्वहून भिन्न असणारा स्वचा शब्द जर स्वला दुःखाला कारणीभूत होतो तर गुरु शिष्याचं द्वैत याहून कोणत्याही प्रकारचं पुढचं केलं द्वैत दुःखाला कारण होईल हे निराळ सांगण्याचं कारण म्हणून श्री गुरुहेैताला कधीही विषय होत नाहीत वंद्य पदार्थ व्हायला ते तयार नाही किंवा सुरुवातीलाच नवलीण्याचं प्रतिपादन केले तेच मी नमस्कारा लागे उरु जरी दुसरा तरी लिंग भेद परा जोडू जाई दे मी जर नमस्कार करण्यासाठी वेगळा राहील तर यामध्ये थोरांचा उच्छेद घडेल हेही गुरुजीना माहीत असल्या कारणाने गुरुजी द्वैताचा अंगीकार करायला तयार नाही म्हणजे पहिलं कारण आहे द्वैत दुःखाला भयाला कारण म्हणून द्वैताला यायला तयार नाही दुसरं कारण आहे थोरांचा उच्छेदिंग म्हणून तयार नाही तिसरं कारण असं माझे गुरु वंद्य का होत नाही वंद्य होण म्हणजे वंदनाचा विषय होण ते म्हणतात रे वंदनाचा विषय कशाला घेऊन बसलाय हा कशाचाच विषय होत नाही हा विषयच होत नाही विषय नाही कोणाही दया प्रमेयत्वाची नाही दया स्वयंप्रकाश हा काही प्रमाण होय परमेश्वर स्वयंप्रकाश असल्या कारणाने कोणालाच विषय होत नाही तर मग वंदनाला कसा विषय होईल हे बाकीचे विषय लक्षात घेण्याचं काही कारण नाही कारण आपण अशा इतक्या उच्च ग्रंथाचं चिंतन करतो आहोत इतक्या ज्ञानेश्वर महाराजांच्या अनुभवाचं वर्णन करतो हो। आहोत कि त्या अनुभवाचा लेश किंवा त्या अनुभवाच्या अक्षरांचा अनुवाद आपल्या वाणीने घडला त्यातला अंश जरी आपल्या चित्तात चुकून उतरला कित्येक वेळा चुकून गडीत जसं बरोबर यावं तसं चुकून जरी ह्याच्यातला एखादा लेख आपल्या अंतःकरणात पडला आपल्या जीवनाचं खरं होणार आहे म्हणून त्याच्या खालच्या अवस्थेतली शंका घेण्याचं कारण नाही तेव्हा विश्व नाही कोणाही नाही विषय व्हायला तयार नाही इतर रूपाने तर नाहीच नाही त्याचं एकच कारण परमात्मा स्वयंप्रकाश माझे श्री गुरु स्वयंप्रकाश असल्या कारणाने कोणालाच विषय व्हायला तयार नाही त्यात कोणालाच विषय होणार नाही त्या सामान्य मुखाने प्रवृत्त झालेल्या शब्दात वंदनाला विषय होत नाहीत हे सहजच सांगितलं गेले म्हणून वंदनाला विषय होत नाहीत हा दुसरा गोष्ट दुसऱ्या कारणास्तवही श्री गुरु द्वैताला विषय वंदनाला विषय व्हायला तयार नाही तिसरी गोष्ट अशी भगवंत महाराजाला सांगतात की अर्जुना तुला जर खरोखरी मला शरण यायचं असेल तर माझ्या शरणागतीचा मुख्य उपाय द्वैताचा फळ का करणं माणसं द्वैताची भीड ठेवून आद्वैतालाकडे गुरुला शरण जाण्याकडे प्रवृत्त करतात एवढी द्वैताची भीड ठेवायचं काय करणार कित्येक माणसं असं आम्ही पाहतो की ज्यांच्या जवळ राहतात ज्या मालकाजवळ राहतात आणि मालकाजवळ राहून ज्या लोकांचं नियंत्रण करतात ते मध्ये नेमलेली सुपरवायझर म्हणा काय आणखीन तुम्हाला दलाल म्हणा आणखी काय म्हणायचं असेल ते म्हणा अशी नेमलेली जी माणसं नोकरी आपण हित कशात आहे हे पाहून नोकरी करण्याऐवजी चाकरते ते नेमलेले असतात त्यांची बाजू धरतात आणि काय म्हणतात मालकाला सांगतात कि या नोकऱ्यांच भागत नाही तेव्हा त्यांना अधिक पगार दिला पाहिजे हम्म ज्यांच्यावर सुपरविजन करायला यांना नेमलं त्यांच्या त्या स्वाभाविक प्रवृत्तीला त्यांच्या स्वैर चालीला सहाय्य करणारे तालावर नाचणारे लोक मध्यस्थी करायला प्रवृत्त होतात त्यावेळी हा व्यवहार पूर्ण विसंगत होत असतो असं व्यवहार ठेवायचं की लोक द्वैताची भीड ठेवून श्रीगुरूंची सेवा करायला प्रवृत्त होतात अरे तुला एवढी द्वैताची भीड कशा लावी भी तुला भीडच ठेवायची तर ज्यांना तू शरण जातोस त्यांची का तुला भीड वाटत नाही आपल्याला स्पष्ट सांगायचं तर शास्त्र असं आहे जेणे घडी नारायणी अंतराय हो का बाप माय तजागीते जर नारायणामध्ये ना अंतराय घडत असेल तर आई वडिलांचाही परित्याग करावा की जे सगळ्यात उन्वा मातृदेवो भव पितृ देवो भव असं ज्यांचं वर्णन आहे हे देवासारखे परंतु त्यांचाही जर परित्याग करावा तर विश्वा या विश्वाचं जगता या जगताचं सत्यत्वा या सत्यत्वाचं एवढं महत्व वाटायचं काय कारण आहे त्यांची भीड एवढी हवं कशाला आपल्याला म्हणून माणसाला जेवढी भीड द्वैताची वाटते तेवढी भीड आपल्या श्रीगुरूंची देवाची वाटत नाही म्हणून द्वैताची भीड ठेवून लोक शरण जायला तयार आहेत देव अर्जुनाला सांगतात माझी अट तुला अशी आहे मला तुला खरं शरण यायचं आहे का पहिली अट आहे तू सर्वांचा द्वैताचा परित्याग कर किती द्वैताचा परित्याग कर त्याचं वर्णन ज्ञानेश्वर महाराजांनी फार बारकाव्याने के केलं आहे त्यातलं थोडंसं वर्णन आपल्या करतो की ज्याच्यामुळे ज्ञानेश्वरी हे वर्णन आपल्याला कसं स्वच्छ आलंय ते लक्षात येईल भगवंत सांगतात सर्व धर्मान परित्यज मान एकम शरण व्रज अर्जुना मला तुला शरण यायचं असेल तर पहिली अट आहे तुला सर्व धर्मान परित्यज द्वैत म्हणजे धर्मधर्मी भावाचं जे द्वैत तेही ज्याच्यामध्ये राहणार नाही अशा प्रकारे पहिल्यांदा सर्व धर्माचा तू परित्याग कर अधर्माचा तर परित्याग करे हे सहजच सांगितलंय या धर्माचा परित्याग कर म्हणजे अधर्म करा सारख नाही आहे धर्माचाही परित्याग कर तत्सा अपेक्षा असलेल्या अधर्माचाही परित्याग कर इतकंच नव्हे तर मला सांगतात मान एकम शरण मी एक म्हणजे स्वगत सजाती विजाती भेद रहित असा जो मी त्या मला शरणी त्या शब्दाचा अर्थ असा आहे की तू स्वत मला शरणी मी मला एकाला शरण तुला पण एकाला शरणी यायला पाहिजे तू सुद्धा एकटं मला शरणी यायला पाहिजे मी एकट्याला शरण माझ्या एक मला एकाला म्हणजे स्वगत सजाती विजाती भेदरहित प्रकृतीच्या उपाधीने रहित असा जो मी त्या मला एकाला जर तुला शरण यायचं असेल तर तुला अर्जुनपणा न घेता तुला मला शरण येताना अर्जुनपणा न घेता मला शरण आलं पाहिजे अर्जुनपण घेऊन जर तू मला शरण येशील तर तू एकटा शरण आला नाही सांग दोन एक अहंकार घेऊन तुम्हाला शरण आल्यासारखं होणार असल्या कारणाने एकदा देवाने अर्जुनाला सांगितलं होत की अर्जुना म्हणजे सांगितलं होतं का नव्हतं मला माहित नाही मी ऐकायला त्यावेळी नव्हतो मग तुम्ही कसं सांगता त्यावेळी तात्या ऐकायला होते म्हणून मी तुम्हाला सांगतो त्याने मला असं सांगितलं काय सांगितलं की देवाने अर्जुनाला असं सांगितलं की तुला ही शंका जर विचारायची असेल तर मी जेव्हा एकता असेल ना तेव्हा तुम्ही भेटायचं ठीक आहे म्हणले काय हरकत नाही देव एके एकटे बसले होते असे निवांत त्यांचा निवांतपणा बघून अर्जुन त्यांचा सखा असल्या त्याला कुठेही थेट प्रवेश होता त्याला बायवे न जाण्याचं आयुष्यात कधी कारणच पडलं नाही माणसानं नेहमी हायवे न चालायला शिकावं कोणाच्याही घरात जाताना दारात जायला शिकावं खिडक्यात न जागदात जा असा उपयोगाचा नाही जायचं तर माणसानं थेट मार्गाने जावं त्या पद्धतीने थेट मार्गाने जात असल्या भगवान एक ते त्याला दिसल्याबरोबर थेट गेला भगवंताजवळ भगवंता म्हणला मी येऊ का आता का आता तू एकताच आहेस ना म्हणून तुम्हाला म्हणाला होतास कि तू मी एकटा असेल तेव्हा ये म्हणून अरे मी एकटा नाही म्हणले माझी सावली नाही का माझ्या मी आणि माझी सावली दोघ काय त्याला नाही लागेल मी एकता आहे असं पाहून या शब्दाचा अर्थ माझी छायारूप प्रकृती तीही जिथे नाही तिथे येत आहे आणि तू येताना सुद्धा तुझ्या बरोबर कल्पनेचा वाद्येचा कोणताही उपाधी नाही असं होऊन यायच असं असेल तर हे जुळेल म्हणजे अर्जुनपणा न घेता तू यायला पाहिजे आणि मी माझ्या प्रकृतीहून पलीकडचा असला जो त्या भावाने संपन्न असला स्वरूपाने असला जो मी त्या मला तू शरण यायला पाहिजे असं भगवंतांनी सांगितलं त्यावेळी मात्र मी अहंत वा सर्व मोक्ष आणि महाशो चहा तू शोक करू नकोस तुला सर्व पापातून मुक्त करायचं काम मी करतो शोक करायचं काहीही कारण नाही सारा सारांश महाराजांनी स्वर्ग नरक सूचक अज्ञान व्या जे धर्माधिक स्वर्ग आणि नरक याला कारणीभूत असणार धर्म आणि अधर्म रूप पाप पुण्यूप ज्याच्यामुळे निर्माण होतं ते अज्ञान म्हणजे धर्माला व अधर्माला प्रसवणार जन्म देणारं जे अज्ञान त्याच्या सहित सांडवणी द्यावी अशी एक ज्ञानी अर्जुना या ज्ञानाने संपन्न होऊन त्याचा तू परित्याग करावास आणि मग मला तू शरण यावं याचं नाव मला काय सांगायचं ते सांगा पाठ संपला की गाशा गोंधळ तुम्ही चालते वा फार पण आम्ही जाताना अक्षर आणि सांगू पुनरा यावं असं आम्ही म्हणू पण आज जावं आता याच्या पुढे काही सांगू नये अशी माणसाची एकंदर स्वभावाची स्थिती आहे ते जाणून भगवंत सांगतात की अर्जुना हे तसं नाही तू या सर्वांचा परित्याग करून हिशी अज्ञानासहित सर्वांचा परित्याग करशील तर तुला आणि मुक्त करण्याची जबाबदारी माझ्यावर आहे इतकंच धर्मा धर्माधर्मा ते दावी अज्ञान जी काम महाराज म्हणतात धर्म आणि अधर्म हे याच्यामुळे दाखवलं जात टवाळ म्हणजे अधर्म धर्माधर्माला कारणीभूत असणारा अज्ञानही मिथ्या ते सकळ धर्म जात या सर्वांचा परित्याग करून तू जर मला शरण येशील तर ते मला एक शरण नाही एक मुख्य भगवंताचं म्हणणं असं कारण मी एकला आहे म्हणून मी एकुलता एक आहे मी एकला आहे तू एकला होऊ नये एकला होऊ नये निरुपाधिक होऊ नये आणि माझ्या निरुपाधिक स्वरूपाला तू प्राप्त व्हायला येईल आणि असं जर यायचं ठरलंच तर तुला मी सांगतो एकलं येणं म्हणजे काय देवा ह्या अज्ञानाचा याचा सगळ्याचा परित्याग करायचा ठरलास काय की अज्ञानाचा परित्याग करायचा अज्ञान कार्य धर्माधर्माचा परित्याग करायचा म्हणजे तरी शेवटी तुला शरण येणं आहेत ना म्हणजे तू शरण्य आणि मी शरण येणारा वंद्य आणि मी वंदन करणारा एवढं तर त्यात नक्कीच ना देव सांगतात हे सुद्धा नाही मग काय आपुलियेने भेदे विण सरते शिवजी महाराज सांगतात भगवंत सांगतात हे अरे अर्जुना आपुल भेदे विण माझे एक पण आपल्या स्वतःचा भेद न ठेवता आपला अहंकार वा कोणत्याही रूपाने आपलं अस्तित्व न ठेवता न उरता म जे अद्वय स्वरूप आहे ते साक्षात्मक रूपाने जाणणं माझे जाणणे जे एक पण तयाच नाव शरण येणे का हेच मला शरण येणं महत्वाचं असल्या अशा पद्धतीने जर तुला शरण यायचं असेल तर भगवंत पुढे सांगतात अरे अर्जुना तुला काय सांगत मी एवढा सर्वज्ञ तुझ्यासाठी गुरु म्हणून मी माझं तोंड उघडलं वास्तविक मी कधी न बोलणारा पण तुझ्या या अधिकाराला बघून तू माझा सखा असल्या कारणाने मी अतिव प्रेमाने तुला बोलायला था प्रवृत्त झालो इतकंच नव्हे तर तूही मला सुरुवातीस दुसऱ्या अध्यायात शिष्यस्तेहम शाधिमानतम प्रपन्नम म्हणून मला शरण मला तू गुरु केलंस तू शिष्य झालास मला माहिती पण मला तू गुरु केलंस हो आणि असं होऊन मला शरण येऊनही जर तू या अद्वैत हो स्थितीला प्राप्त होत न सशी तर व्यर्थ आहे सांगण्यासाठी भगवंत म्हणतात माझंही शरण दिगेजे आणि जीवत्वेची असते जे अरे मला माझ्यासारख्या श्री गुरुला शरण यायचं पुन्हा जीवत्व नसायचं खरं गुरुंच हे वैशिष्ट्य आहे की गुरुने आपल्या शिष्याला एकदा तरी जन्मभर नाही वास्तविक जन्मभर तो कृतार्थ होई तो सांगितलं पाहिजे पण एकदा तरी गुरुने आपल्या आयुष्यात एकदा शिष्याला सांगितलं पाहिजे की बा शिष्या माझी लंगोटी धोतोस झाड सारव करतोस हे सर ठीक आहे पण हे माझं खरं स्वरूप नाही या तुझी खरी कृतार्थता नाही तुझी खरी कृतार्थता मी सांगतो त्या तत्वज्ञानात आहे ते तू संपादन करतो करो का न करो त्याचे तो भाग त्याच्याकडे राहील पण करण्याची गोष्ट स्थितीतरी गुरुने कधीतरी सांगितली पाहिजे भगवंत सांगता तरी माझ्यासारख्याला शरणे तुझा आणि जीव तो तुझं शिल्लक राहतो जीवपणाने तू उरतोस ठीक या बोली जे बोली न ल जी प्रज्ञा केली असं बोलणाऱ्या त्या द्वैती लोकांची व तुझी अगदी स्वच्छ बोलायचं तर त्या द्वैत्यांच्या संगतीमुळे वा संस्कारामुळे जर तशी प्रज्ञा होत असेल तर तुझ्या त्या, त्या प्रज्ञेला लाज कशी वाटत नाही अर्थात सर्वस्वाचा परित्याग करून अहंकाराधिकाचा परित्याग करून प्रथम प्रकरणात सांगितल्याप्रमाणे अहम देवने शंभू शंभवी झालो अशा पद्धतीने शरणीन येणं हेच खरं शरणागतीचं रूप असल्या कारणाने अद्वय रूप अद्वय स्थिती ब्रह्मस्थिती देवभक्ताच आईल पैल पण जाऊन उर्वरित ब्रह्मत्व शिल्लक राहणं हेच अद्वयाच शरणागतीचं मुख्य रूप असल्या या शरणागतीला गुरु मानित असल्या कारणाने वंद्यवंद भावाच्या द्वैताला यायला ते तयार नाही हे एक महत्वाचं कारण या कारणास्तव ते वंदे व्हायला तयार नाही ज्या वंदनामध्ये ज्या नमनामध्ये द्वैताचा लेश येतो ते वंदन नको ज्या ते वंदन देवाला हवं आहे ती शरणागती देवायला हवी आहे की ज्या शरणागतीमध्ये गुरु आणि शास्त्रीय द्वैताचा भाव ही अस्तित्व राहणार नाही असली शरणागती देवाला हवी असल्या देव श्री गुरु हे वंदनविषयरूप जी शरणागती द्वैतरूप असणारं जे वंदन त्या वंदनातले वंदे व्हायला ते तयार नाही मला वंदे करायचंय ना तुला तो वंदे असं कर कि ज्या वंद्य करण्यामध्ये वंद्य वंदक भाव सदा त्या पाया पडण्याबद्दल गुरुना रतीमात्र भीड तयार होत नाही किती निर्भीड आहे गुरु ते बघ तुकाराम अभंग आहे तो धर्माधर्माच्या बाबतीत आहे तो अभंग सगळा म्हणून म्हणजे तुम्हाला थोडासा निर्णय समजण्यासाठी उगवा खोटा संकल्प आ, पाप उगवा खोटे संकल्प तुका म्हणे भीड खोटी लाभ विचाराची स्वच्छ महाराजांनी शेवटी लिहिले त्याचं कारण अभंग सगळं असा आहे धर्माधर्मान धर्म काय अधर्म काय जी गोष्ट वेदाने प्रतिपादन केली असेल धर्म म्हणून अधर्म म्हणून सांगितलं तोच अधर्म आहे तस्माच शास्त्रमाणे कार्या कार्य उपस्थित होतीवेरी करणे क्रिया निर्णय म्हणजे क्रियेच्या बाबतीत शास्त्र ज्या प्रतिपादन करीत असेल वैध पद्धतीने हे कर्तव्य आहे हे अकर्तव्य असा निर्णय करून वागणं याला विचार म्हणतो या विचारामध्ये कर्मक्षेत्रात मनुष्याला निश्चित फलपर्यवसायी फल आहेत ती त्याला प्राप्त होतो आणि लाभ शब्दाचे दोन अर्थ आहेत म्हणजे त्याच्यात दोन गोष्टी अंतर्भूत आहेत लाभ म्हणजे ती गोष्ट अनुकूल असली पाहिजे आणि ती गोष्ट प्रयोजनशील असली पाहिजे प्रयोजनवती असली पाहिजे प्रयोजनवती व अनुकूल अशी स्थिती तुम्हाला प्राप्त होईल उपासनेच्या बाबतीत हरिहर सांडून देव धरित भाव क्षुल्लक खुलक क्षुल्लक देवता कोणत्या क्षुद्र देवता कोणत्या आणि वैदिक देवता कोणत्या यांचा निर्णय करून उपासना करावी म्हणजे लाभ विचाराचे कोण हा उपासना क्षेत्रामधला विचार हा कर्मक्षेत्रातला विचार कर्मक्षेत्रातल्या विचाराने लाभ होतो उपासना क्षेत्रातल्या या विचाराने लाभ होतो किंवा हरिहरांच्या मध्ये भेद आहे असं समजणं हा सुद्धा विचार नाही हा ही अविचारच आहे हरिहरा भेद नाही नका कनोवाद या म्हणण्यातही ही गोष्ट सूचित केली की तुम्ही विचार करा तिथे तुम्हाला लाभ होईल आणि तत्वज्ञानाच्या क्षेत्रामध्ये उपासना क्षेत्रात व ज्ञान क्षेत्रात तुम्हाला लाभ होईल परमात्मा होईल आणि भीड खोटी अवैध गोष्टीला जर तुम्ही भजू लागला क्षुद्र देवतांचं जर तुम्ही भजन करू लागला तर हीच भीड आहे आत्मानात्मविवेकाचा पाया सोडून सगळी गल्लत करून जर तुम्ही वागू लागला तर ही भीड आहे व्यवहारात चांगली असा त्याचा अर्थ नाही पण इथे महाराज सांगतात कि तीन प्रकारची ही भीड या तिन्ही प्रकारची भीड गुरुंना घातली तरी ते कर्माचा विषय व्हायला तयार नाही ते उपासनेचा विषय व्हायला तयार नाही ते ज्ञानाचा विषय व्हायला तयार नाही म्हणून महाराज म्हणता याच्या पायापडे पुष्कळ जरी भीड खर्च केली ऐकत नाहीत सांगत याच्या हातापाय पायापडे कसा शब्द वापरला मराठीतला पाया हातापायापडे वास्तविक हातापडे आहे काय कधी आपण बोलण्याची पद्धती आहे त्याच्या हाता पाया पडला <laughs> अरे पाया पडलो म्हणायचं नसतं पण नाही महाराजांची इथे जी वाक्य रचना की लोक लोक व्यवहारामध्ये चालू असलेली शब्द रचना केली हातापडे पाया पडे म्हणजे हात जोडले पाया पडलो त्यांच्या तरी वंद्यत्वे पुढे न म्हणले वंद ते पुढे यायला तयारच नाही वंदे वंदनाचा विषयच व्हायला तयार नाही न पडेचे हा भिडे भेदा भेदाचे भेदाचे हा न पडेचे भिडेला कधी प्राप्तच व्हायला तयार हे म्हणतात मी भेदाची आणि त्याचप्रमाणे भेदाच्या भिडेलाही पडत नाही कारण वंद्यवंत भाव जर झाला तर तेथे भेद झालाच हे महाराजांनी प्रथम प्रकरणाच्या एकविसाव्या उभी मध्ये सांगितलेच आहे आणि श्रीगुरु तर शिष्याला वस्तुस्वरूप नामरूपरहित करून टाकतात तेव्हा भेद उत्पन्न करण्याविषयी व्यवहारात शब्दामध्ये हा शब्द राहिला नाही कारण भेद सगळे मागास वर्गीय बनले बॅकवर्ड सगळे शब्द बॅकवर्ड म्हणून बसते नाही आता हे फॉरवर्ड काय ते बघूया आपण यांचा काय देवा लागतोय ते बघूया तर काकुलूत करणे म्हणजे विनवणे विनवणे म्हणजे बनावट नाही बरं काकुलूत या शब्दाचा अर्थ असा आहे अत्यंत कळवळ्याने विनवणे त्याला काकुलत म्हणतात किती यावी काकुलती म्हणून येतो काकुलती पाय लक्ष्मीचे हाती म्हणून येतो काकुलती त्या लक्ष्मीच्या हातात भगवंताचे बाय असल्या कारणाने तुकाराम महाराज म्हणतात तिला विनवणे करतो तिला काकुलूत करतोय की दे हे लक्ष्मी माते कसंही करा पण आमच्या नारायणाला आमच्याकडे पाठवा या काकुलती जी गावित सुपंथीच mm. काकुलती येऊ नये जे सन्मागाचं दर्शन करतात त्यांनाच विनवणी करा उगीच भलत्याला विनवणी करण्याचा काय अर्थ आहे पण माणसं भलत्या पुढे नागदुरी काढतात पण श्री गुरूंच्या पुढे काढत नाही तिथे स्वाभिमान जागा होतो अहंकार जागा होतो अस्मिता त्यांची कितीही कापणूक केली तरी ते कश्चे ऐकतात कस ते कसले ऐकताय ते ऐकायला तयार नाही ना वंदनाच्या संबंधाने श्रीगुरुला वंद्यत्व आणावे असले नाशिवंत उत्पन्न होणारच नाही ते म्हणतात हे नाशिवंत कधी ना कधी तरी अद्वैत स्थिती प्राप्त होईल त्यावेळी या द्वैत रूप असलेल्या वंद्य वंधक भावाला विनाश आहेच म्हणून त्या विनाश रूप असलेल्या वंद्यवंधक भावाला गुरु यायला तयार नाही कारण ते नित्य वंद्यूपच आहे हे दृष्टांतपूर्वक सिद्ध करतात काय येत नाही मग त्यांच वंद्यत्व नष्ट होणार का वंद्यत्व निरपेक्षरपेक्षित निरपेक्ष स्वरूपाचं त्यांचं आहे ते मात्र नष्ट होत नाही असं आता सांग आपणा उदो न करी जेवी ते वंदनाशी महाराज म्हणतात सूर्य ज्याप्रमाणे नित्य उदित आहे नित्य उदिता कारण एखादा तुमच्या आमच्यासाठी दुर्दिन उदव उदयाला येतो की ज्या दिवशी आता आज दुर्दिन आहे सूर्यदर्शन घडत नाही आता जेव्हा घडेल तेव्हा घडेल पण आत्ता परिस्थिती अशी आहे असा जर दिन निर्माण झाला तर हा दुर्दिन तुमच्या दृष्टीने सूर्याला स्वतःच्या दृष्टीने बोलतात सूर्याला सूर्य स्वतःचा स्वतःला नित्यम उदय रूप आहतो स्वतःचा स्वतःला नित्य उदय स्वरूप असल्यामुळे स्वउ स्व उदयम न करते स्वतःचा स्वतला तो कधीही उदय करीत नाही का करीत नाही नित्योदया उदय स्वरूप हा तो उदय स्वरूप असल्या तो स्वतःचा स्वतःला ज्याप्रमाणे उदय करीत नाही त्याप्रमाणे कथा असौ नाम श्रीगुरु हो। त्याचप्रमाणे माझे हे श्रीगुरु कदापि वंद्यत्व न स्वीकारते ते केव्हाही वंद्यत्वाचा अंगीकार करीत नाहीत तरीही त्यांचं स्वरूपभूत जे वंध्यत्व ते कायम आहे ते वंद्यत्व त्यांना सोडीचे ना सूर्य ज्याप्रमाणे आपला उदय करीत नाही त्याप्रमाणे हा वंदनाला वंदे होत नाही आता आपला उदय झाला ही गोष्ट सूर्यास ठाऊक नसते कारण सूर्याला आपला स्वतःचा स्वतःचा स्वतःला कधी असत स्वतःचा स्वतःला कधी उदय उदय असत हे सापेक्ष धर्मिने नाहीत हे उदय असताचे सापेक्ष धर्मच्या दृष्टीने सूर्य उदयास आला सूर्य असतास गेला कधी त्या सूर्याच्या बाबतीत ही गोष्ट घडत नाही स्वतःचा स्वतःला उदय व असत नसल्या कारणानेच नित्य उदय स्वरूपा म्हणून त्याला नित्य उदय स्वरूप नाही सूर्याला स्वतः जर कधी तर आपला आता उदय झाला याचे त्याला त्याच ज्ञान झालं असतं पण तसं त्याला कधी भान होत नाही तर नाश्ताच भान होत नाही म्हणून स्वरूपाने वंदे आहेत नित्य वंदे आहेत वंद्यत्व त्यांना सोडित नाही असलं वंद्यत्व आहे ज्या वंद्यत्वामध्ये वंद्य वंदक भाव नाही असलं ते वंद्यत्व आहे निरपेक्ष वंद्यत्व आहे निरपेक्ष पवित्रत्व आहे असा त्या एक म्हणण्याचा अर्थ आहे संबंधाने म्हणजे वंदनाला विषय होण्याच्या रूपाने पुन्हा नवीन वंद्य म्हणून म्हणतात ते होणार अंगच जे वंद्यत्व ते त्यांच्या ठिकाणी कायम ज्याप्रमाणे अंगचं त्यांचं गुरुत्व त्यांना सोडित नाही त्याप्रमाणे त्यांच्या अंगभूत असलेलं वंद्यत्वही ते त्यांना सोडायला तयार नाही असे ते सदाचे वंदनीय हा हा राहू द्या <laughs> मागासलेले राहिले तर त्यांना मान्य असलं मागास तुम्ही जरी त्या मागासपणाला तुच्छ समजत असला तर आम्हाला हे मागासपण चालणार आलं असलं ज्येष्ठत्व आम्हाला येणारे वंद्यत्व कधीही प्राप्त होणार नाही हे दुसऱ्या रीतीने सिद्ध करतात त्यांना ही स्थिती द्वैताची कधीही प्राप्त होणार नाही ते द्वैताच्या भिडेला कधी प्राप्तच होणार नाही ही गोष्ट पुन्हा आणखी एका दृष्टांताने सांगता समोर पण आपले न लागुरु माझे असे आहे स्वस्त सन्मुखता न शक्य स्वतःची स्वत ला सन्मुखता हे कधीही शक्य नाही तुम्ही प्रयत्न करून बघा कि तुम्ही तुम्हाला कधी तुमच्या सन्मुख होत आहे का तुम्ही तुमच्या कधीही सन्मुख होणार याचा अर्थ असा मात्र करू नका की तुम्हाला तुमच्या अस्तित्वाविषयी कधी विपरीत भावना मी नाहीत असा निश्चय होईल असा होत नाही मी माझ्याविषयी माझ्या रूपाविषयी नाही असा विषय निर्धार कधी करीत नाही म्हणजे विपरीत निर्धार होत नाही पण मी मला कधी सन्मूख होत नाही हा एक बा की दर्पणाधार जर मिळेल तर मग मात्र माणूस स्वतःच्या स्वतः सन्मूख होऊ शकतो दर्पण विना आपल्याला असं मूळ बंधन आहे कि यथा दर्पण विना स्वसुखता न शक्य स्वतःची स्वत दर्पणा वाचून कधीही सन्मुखता होऊ शकत नाही मग स्वतःचा स्वतः माणूस जर कधी सन्मुख होऊ शकत नाही ही गोष्ट आपल्याला बिंचूक आपल्या रूपाच्या या स्थूल रूपाच्या बाबतीत लक्षात येत असेल तथा अगदी त्याच पद्धतीने असऊ श्रीवल माझे श्रीगुरु केवल आहे केवल नाम द्वैत संबंध रहिता द्वैता उपाधिकृत द्वैता का ही संबंध नहीं उपाधिकृत तरी द्वैत कशाला स्वस्वरूपा ठिका उपाधि जर नहीं उपाधि जो त्रैकालिक का अत्यंत अभाव है तो उपाधि संबंधा ने सुधा द्वैत संभव नाम आणि नित्य शुद्ध बुद्ध निर्मूल स्वरूपाचे आहेत द्वैत संबंध रहित आहेत उपाधी जर संभवत नाही तर उपाधी संबंधाने येणारा वंद्य वंद्यक भाव तोही सहजच संभवत नाही सिद्ध होते काही केले तरी ज्याप्रमाणे आपल्या समोर आपल्याला उभे राहता येत नाही त्याप्रमाणे याने आपले वंद्य आहे हिरवून घेणे आपल्या स्वाधीन ठेवणे आम्ही नाही येत वंद्यत्वाला सांगणारे वंद्य या सभेचं तुम्ही अध्यक्ष व्हायचं व्हायचं की आमच्या हातात आम्ही होणार नाही म्हणले त्यात काय अध्यक्षच व्हायचं नाही असं ठरवलं म्हणलं आम्ही तुम्हाला काम लागत नाही तिथे नुसतं अध्यक्ष व्हायचं सभेचं ते सुद्धा म्हणले होणार नाही कोणत्याही पुरुषाला दुसऱ्या पदार्थ आणता येईल कुठलाही पदार्थ आणा त्याला आपल्या समोर आणता येत पण आपण आपल्या समोर आणायचा प्रयत्न करा हे कधीच शक्य होत नाही मोठा राजा कधी झाला फक्त दर्पणा मत्र त्यात लिहिलं नाही पण थोडं ध्यानात ठेवायचं मोठा राजा कधी झाला मग उपाधी होते मग त्याला सहन होत नाही गुरुला आपल्या पुढे आणून उभा करेल परंतु सर्व ऐश्वरे जरी खर्च केले तरी आपल्याला आपल्या पुढे आणता येणार नाही किती मोठ वारंट सोडलं काय पकड वारंट जातीने हजर राहण्याचं तरी चालत नाही त्याचप्रमाणे श्रीगुरुने टाकले आहे त्याप्रमाणे स्वतःच वंदेत्व त्यांनी कायमच नाही असे केले की आपल्याला कधी वंदे स्वतःला व्हायला तरी त्यास वंदित्व आणता येणार नाही ते केले म्हणजे आपला जीवभाव जरी दिला आणि हातापाया पडून अगदी कंटाळून गेला पण तरी ते आता वंदे भावाला यायला तयार होणार एकदा तरी माणसानं असं लक्षात ठेवा की निर्भीड झालं पाहिजे ही निर्भीड होण्याची वेळ कधीतरी एकदा माणसाच्या आयुष्यात आली पाहिजे याशिवाय माणसाला कृतार्थता नाही आणि निर्भिडता ही तुम्ही निर्भिड व्हाल हा अगदी अदवा मराठी स्वच्छ बोलायचं ठरलं तर माईवरून श्वेया द्यायला तुम्ही निर्भीड त्याला काही फार आक्कल लागत नाही पण ही निर्भिडता नाही निर्भिडता ही की वंद्य वंद्य कभावर्जित अद्वैत संबंध रित मी अद्वै स्थितीला प्राप्त होईल ही निर्भिडता भीड़ ही गोष्ट आली आकाशाचा आरिसा प्रतिबिंबाचा ठसा हा वंद नव्हे तैसा नमस्कार hmm. महाराज म्हणतात एक दृष्टांत दिला आकाश आणि hmm. आकाशाचं प्रतिबिंब आकाशाचं स्वरूप जुळे असायचे आहे अगोदर निरूप निरूप प्रतिबिंब हे रूपवानाच पडतं आणि रूपवानात पडतं म्हणजे आरशालाही रूप असायला लागतं आणि ज्याचं प्रतिबिंब पडायचं त्यालाही रूप असायला लागतं कुरूप काय कुरूप विद्रूप काूप असलं पाहिजे रूपहीनाच कधीही प्रतिबिंब पडत नाही आणि रूपहीनात कधीही प्रतिबिंब पडत नाही ना ना? रूपवान माणूस कोणी मग कुरूप असो काळा काय अगदी मराठीत नकटा कि सगळ्या लक्षणातला अगदी कळसाच स्थान काय करा गेले ते नाक ही नाही ना ज्याला फक्ता नाही नाकाचा नाकावर अशी चिठ्ठी कि येथे नाक आहे श्वसन क्रियेचे मुख्य द्वार महाद्वार आहे त्याच असं लिहिलं त्याच्यावर तरी पण द्वार आहे का छिद्रकाना परंतु आहे म्हणजे रूपवान आहे कुरूप आहे विक्रूप आहे रूप वानाचं प्रतिबिंब पडत पहिलं दुसरं कारण आहे रूप वाना आकाशाचं प्रतिबिंब पहिली गोष्ट आकाशाला रूप नाही रूपहीन आकाश असल्या कारणाने त्याच प्रतिबिंब होणार नाही प्रतिबिंब नायना आला आणला तरी त्यात प्रतिबिंब पडणार नाही तो म्हणला मी असा आयणेदार महाल तयार केलाय आयणेदार महाल जरी तयार केला तरी त्यात आकाशाचं प्रतिबिंब पडणार नाही कारण आकाशाला रूप नाही ते निरूप आहे म्हणून म्हणून आयने बाज आयने तार असा जरी महाल तयार केला तरी त्यात जसं आकाशाचं प्रतिबिंब पडू नये अगदी त्याचप्रमाणे श्रीगुरुरपी श्रीगुरु श्री सुद्धा हिदाकाश स्वरूपा आकाश रूप आहे ते सुद्धा निरूप आहे निरोप असण्याचं कारण काल आपल्याला एक सांगितलेलं आहे आता पुन्हा ते सांगत नाही फक्त एक शब्द सांभाळून जातो निर्गुण स्वरूप असल्या कारणाने चिदाकाशरूप असल्याकारणाने त्याला रूप नाही आकाशाला रूप नाही आमच्या गुरुना रूप नाही आकाश हे व्यावहारिक त्याला रूप नाही आमचे श्रीगुरु चिदाकाश त्या आकाशात आकाशात हा फरक आहे हे जड आहे निश्चित आहे म्हणून हे चिदाकाश स्वरूप आहात या आकाशाचं वैशिष्ट्य असं आहे की या आकाशाचं स्वरूप आहे पोकळी माझ्या गुरूंच आकाशकर गुरुचं स्वरूप असं पोकळ नाही आहे ते पोलारी पुरुष आहे ते भरीव आहे म्हणजे कसे भरीव आहे ज्ञान पोकळ ज्ञान नव्हे म्हणून आकाशाची जरी महाराजांनी इथे उपमा दिली असली त्याच्याशी जरी तुलना करीत असली तरी काही उन्हाय ती जे दृष्टांतासाठी म्हणून असलंच पाहिजे बरं ते उन्हा त्या दृष्टांत म्हणून त्याला देण्यासाठी असलंच पाहिजे असं ते आहे म्हणून हे आकाश खरे पण ते आकाश खरे पण ज्ञान भन भर असल्या कारणाने वंदन न गृहणा ते तुम्ही केलेलं वंदन ते ग्रहण करायला तयार या संन्यास धर्मात असा एक नियम आहे की त्यांच्या भोजनाच्या वेळी किंवा पुढेला जात असताना त्यांना वंदन करू नये पण समजा एखाद्याला माहित नसलं आणि त्यांनी वंदन केलं पुढे काय करायचं दुःख आहे म्हणजे काही लोकांना दुःख होतं त्याच होण्याचं माझ्यात तात्पर्य नाही पण त्याच्या एक उपाय आहे की संन्याशी महाशयाने जर त्या वंदनाचा स्वीकार केला तरच वंदन स्वीकारलं जात नाहीतर नाही त्याची एक खूण आहे स्थूल ती स्थूल खूण म्हणजे नारायण वंदन करणारा वंदन करील त्यावेळी जर संन्याशी नारायण म्हणतील तर त्याने केलेल्या नमस्काराला त्यांनी स्वीकारला असाव त्याने जर नारायण शब्दाचं उच्चारण केलं नाही तर वंदन करणाऱ्या लाख वंदनं केली लोटांगणी घातली तरी ती स्वीकारली जाते स्वीकारल्याशिवाय तू केला असा होत हे काय बोलणार नाही ते काय नारायण म्हणणार नाही कारण त्याला प्रतिबंध करता येत नाही ते आपल्या निर्गुण स्वरूपामध्ये त्याला प्रतिबंध करता येत नाही ते करीत नाही तुम्हाला करायचं असलं तर तुम्ही खुशाला करीत जा स्वीकार करायचं किंवा करायचं स्वातंत्र्य त्याचा आहे आवाज येणार नाही त्याला प्रतिसाद मिळणार नाही ते नमस्कार तुमचा घ्यायला तयार होत नाही ती त्यातली मूळ गोष्ट आहे म्हणून यती महाशयांचा हा अतिशय उत्कृष्ट दृष्टांत आहे कि संन्याशी पुरुषांनी नारायण म्हटल्याशिवाय त्याचा अंगीकारच होते नमस्कार त्याप्रमाणे आमी पुष्कळ गुरुना वंदनं केली अनंत लोटांकडे म्हणला कसं घाल आनंद घाल काय हवे तेवढी तुला घालता येतील तेवढी घाल पण माझे श्री गुरु असे आहेत की गाल, गाल ती ती ती ती ती न करणारी त्याचा ते स्वीकार करीत नाही ते घ्यायला तयार नाहीत त्याचा थोडक्यात अर्थ आहे असा कि वंदनाय अवकाश न वंदना वंदन आला ते अवकाशच देत जो कोणी त्यांना पूर्ण रुपाने शरण जातो त्याला वंदन करायला ते वेगळे शिल्लक ठेवितच नाही एका मोठी घेण्यावर बरं का नमस्काराची जशी आहे ना तशी त्याने दुसरी गंमत केली तो म्हणतो दु दो भवंत दू दद तू गाली, गाली, हा, हा। गाली चा साथा चा साथा। तुम्ही म्हणले शिव्या द्या खुशहाल का गालीवंत भवंत हा आपण गालीवान आहात तुमच्याकडे शिव्यांचा भरपूर साठा आहे दारुगोळ्याचा साठा जसा असावा शिव्यांचा साठा तुमच्याकडे भरपूर आहे तुम्ही गालिवान आहात तुम्ही खुशहाल द्या पण आम्ही काय म्हणले शिव्या देऊ शकत नाही का देऊ शकत नाही त्याच कारण गाली दानेशू असमर्थ आम्ही गाली दान करण्याबद्दल शिव्यांचं दान करण्याच्या आम्ही असमर्थ आहोत का असमर्थ आहोत तद भावा, वयमिह अभाव्यांचा आपण वंदन करा कुशा लाभ पण परमात्मा निर्गुण सर्व व्यापक असल्या कारणाने त्याला आता कोणत्याही प्रकारची क्रिया करता येत नसल्या कारणाने तो तुमच्या वंदनाला कधीही होकार देत नाही त्याला कधीही तो नारायण म्हणून प्रतिसाद देत नाही म्हणजे तो तुमचे नमस्कार घ्यायला तयार नाही तुमच्या नमस्काराला तिथे अवकाश आहे तुम्ही खुशावर घालू शकता आकाशाच्या अर्षा ज्याप्रमाणे प्रतिबिंब पडत नाही त्याप्रमाणे हा नमस्काराला बंद होत नाही आकाशाचं दर्पण आणि आकाशाचं प्रतिबिंब आकाशाच्या दर्पणातही पडत नाही आकाशाचंही पडत कारण दर्पणाला सुद्धा रूप लागत म्हणून रूप वानाच पडत आणि रूप वानात पडतं आता या कल्पित आकाशाच्या रूपाचं पडतं हा याचे दृष्टांत घ्यायचा गोष्ट आपल्याला तो निराळा म्हणून आकाशाच्या दर्पणात आकाशाचं प्रतिबिंब हे कधीही पडणं शक्य नाही रूपवानाचं प्रतिबिंब कधी होऊ शकत नाही त्याप्रमाणे वंदे वंदक भाव कधीही निर्माण होत नाही आकाशाचा आरसा केला तर त्यात प्रतिबिंब पडावे कोणाचे त्याप्रमाणे ज्या श्रीगुरूंची सर्वच व्यक्ती आहे त्याने कोणाच्या नमस्काराला वंदे व्हावे जेवढे म्हणून वंदन करणारे आहे त्यांचे मध्येही उत्तर श्रीगुरूंची व्याप्ती आहे मग वंदन करायला जो आहे त्याच्यातही भगवंताची श्रीगुरूंची व्याप्ती आहे ज्यांना वंदन करायचं तिथेही त्यांची व्याप्ती म्हणून वंद्य वंदनाचा जो भाव आहे हे जी क्रिया आहे हे सर्व व्यापक स्वरूपामध्ये कधीच घडत नाही म्हणून ते वास्तविक वंद्य ही नाही वंदन करणारेही नाही ते वंदे नाही त्याबरोबरच ते स्वतः वंदन करणारेही नाही मग श्रीगुरु हे कोणाच्या नमस्कारा करता आपल्याकडे वंदित विततील त्या म्हणजे कुणी नमस्कार केला तर ते बंदी होतील असा कुणी आहे का जगामध्ये की ज्याप्रमाणे नृसिंह अवतार झाला ते रूप इतको उग्र होतं की ते उग्र रूप बघून सगळे घाबरले अगदी सगळ्यांचं धाबं दणून गेलं ज्या देवदेवतांनी आळवलं होतं की देवा आम्हाला मुक्त करा म्हणून त्या देवदेवतांचंही धाबं दणांना गेलं ते, ते उग्र रूप होतं की ते कुणाला सहन होईना ते सगळे लोक म्हणायला लागले काय करायचं तिथे कुणाला सुचत नव्हतं जिथे सुचत नव्हतं तिथे बोलतो चालत वर्तमानपत्र नाराज म्हणे म्हणजे खरं सांगू जर या रागाला तुम्हाला प्रल्हाद <laughs> आहे त्याला ढकला त्याच्या पुढे ज्याच्यासाठी तो अवतार झालाय त्याच्यावर तो काही <laughs> रागवणार नाही कितीही उग्र रूप असलं तरी त्याच्यावर तो रागवणार नाही त्याला ढकला पुढे म्हणजे त्याच्याकरता तो शांत होईल प्रल्हादा करता ज्याप्रमाणे नृसिंह रूप उग्र रूप हे शांत झालं त्याप्रमाणे कोणाच्या नमस्काराला हे श्री गुरुवंदनीय होतील असा विचार केला अर्थात कोणाच्याही नमस्काराला उत्तर आहे तिथे प्रल्हाद होता तिथे कोण हो प्रल्हाद भक्त नाही वंदे भावाला आणि वंदनाला हे विषय होत नाही ना हेच खरं शेवटी अर्थात कोणाच्याही नमस्काराला श्री गुरु वंदे नाही तुला ना। ना। सिद्धांत आपण वंदेत्व घेत नाही उलट शिष्याची काय स्थिती करतात ते सांगतात हे बघा काय आपण तर वंदन घ्यायला तयार नाहीतच पण शिष्याची काय कराव होते ते बघ मी एकदा ती मुलं आहेत अजून जीवन मिली नाही म्हणजे दीर्घ आयुष्य त्यांना लाभावं त्याच्याबद्दल काय मला म्हणे मी एका गावाला गेलो आताची गोष्ट नाही फार दिवसाची गोष्ट म्हणजे तेरा चौदा वर्षापूर्वीची गोष्ट आहे गेल्यानंतर काही मंडळी आत्मीयतेने मला विचारायला लागली सकाळी की तुम्हाला काय आवडतं कोणता गोड पदार्थ आम्ही करू दे ज्याच्यामुळे तुमच्या आवडीच आम्ही पदार्थ करणार आहे जेवाय त्यांना सांगितलं पहिली गोष्ट आहे तुम्ही मला गोड पदार्थ पहिल्यांदा आवडत नाही त्यामुळं गोड करायचं नाही आपल्याला भाजी भाकरी असं करा ते मला आवडतं महाराजांना पण आठवत पूर्वाश्रमीची गोष्ट आत्ताची नाही जेव्हा मला महाराज एका ठिकाणी घेऊन जायला आले तेव्हा मातोश्री ताईने सांगितले श्री तिकडे तुला जर घेऊन जायचं असेल आणि त्याला जर तुला सांभाळायचं असेल तर तू करायचं येवर का नाही तू कुणाला तरी सांगशील तू स्वतः करून त्याला भाकरी आणि भाजी एवढं तू चांगलं करून दिलंस की त्याचं पोडवर तो जेवण करण्याचं तू त्याला गोडधोड करशील तू उपवाशी नाही अर्थात महाराजांनी त्यावेळी समजता केला के पण त्यावेळी असं मातोश्री सांगत असत त्या पद्धतीने स्वभावाला धरून आम्ही तिथे स्वच्छ निर्माण सांगितले की आम्हाला गोडधोड आवडत नाही आपली भाजी भाकरी त्या मंडळीने अक्षरशः कोकुम अगदी जसाच्या तसा पाठ आणि भाजी भाकरी तयार केली त्या दिवशी आमचं जेवण झालं जेवण झाल्यानंतर आम्ही जेव्हा झोपायला एका खुली दिलो तिथेही आमची दोन्ही मुलं होती hmm? तो नाना आणि ना, बाप दोन्ही मुलं होती मुलं दार लोन झाल्यानंतर मी झोपतो थोडं आम्हाला तुम्हाला विचारायचं काय आमची एक शंका आहे तुम तुमच्याकडे काय तुम्हाला बोट आवडत नाही समजलं म्हणलं आपले रामभो सुद्धा म्हटले हेच काय परड कर आपले रामभाऊ सुद्धा काय दार लोन काय म्हणाले हळू महाराज म्हणजे महाराजांना आवडत नाही पण तुम्हाला मला आवडत आहे ना म्हणजे आम्हाला आवडत आहे ते म्हणले असं करायचं की त्यांनी गोड पदार्थ केला तर मला आवडत नाही वगैरे आता काही बोलायचं नाही करून ना तोपर्यंत काटा जोडी तो तुम्ही काही बोलू नका व आढायला आले की बोट आमच्याकडे दाखवायचं या मंडळींची सूचना या मंडळींची सूचना राम भाऊ कराड कर आणि स्वामी महाराज वाच तो त्या हो तो तर त्या मुलांनी मला असं सांगितलं की म्हणजे तुम्ही नाही म्हणता ते सगळं करण ते खरंच करीत नाहीत नाही त्याचा परिणाम असा होतो ठीक पण आम्हाला म्हणले कायची इच्छा होती आज चांगला म्हणले जिलबीचा बेन तुम्हाला माहिती नाही पण आम्हाला ते बोलले होते की आज जिलबीचा भेट करायचा म्हणून तो घालवणार म्हणले तुम्ही तुम्ही त्यांना करायला परवानगी द्या म्हणजे आमचंच रिपोर्ट करेल म्हणजे हे गुरु असे आहेत की स्वतः तर जेवत नाहीतच आपण तर गोडदोड खात नाहीतच पण शिष्यालाही गोडदोडले आम्हालाही गोडदोड तुम्ही हे काय हे जसं म्हणावं अगदी त्या पद्धतीने माउली इथे म्हणते ते तर स्वतः वंदे होत नाहीतच ठीक आहे ते होत नाही ते त्यांचं त्यांना न होणं लखलाफ असो पण शिष्याच्या वंदकत्वालाही ते शिल्लक ठेवित नाहीत हे अजून आश्चर्य करत आणखीन वर्तान आश्चर्य तरी नभो हे नव्हे तरी नवो ते स्वतः वंदनीय होत नाही तर न होऊ दे काय बिघडलं त्यांचं त्यांना वंदनीय न होणं लखला भासो हे बोलणंच राहा गमतीदार मोदींनी लिहिले होते का नेहमी तुम्ही आम्ही एकमेकाला बोलावत तसं तुम्ही येत नाहीतरी येऊ नका नाही आम्हाला तर जाऊ द्या हा आम्हाला एक बाई म्हणाली आमचे पतिराज आणि आम्हाला स्वतः तर ते भजनाला येतच नाही पण आम्हाला येऊ देते ते दुसरी बाई म्हणले वा आमचे पती आम्हाला म्हणलं तू भाग्यवान आहे तू भाग्यवान आहे असं सांगण्याचं तात्पर्य ते स्वतः वंदनीय होत नाही ते होत नाहीतच त्यांचं त्यांना ते लखलाभ असो एव पूर्वरित्या पूर्वक्तरित्यावर सांगितल्याप्रमाणे निसंशयम गुरु श्री गुरु वंद्या न भवते निसंशयित्यावर सांगितल्याप्रमाणे गुरु होत वंदनीय होत नाही तर वंदनीय होण्याच्या बाबतीत ते कोणाच्याही भिड्याला ही तर गोष्ट खरीच पण श्री गुरु ते स्वतः आहे वंदन करायला जाणारा भक्त आहे वंदक आपली न सिद्ध ते आपल्या वंदकाचीही सिद्धी होऊ शकत नाही इत्युत्तम तथा इथे अशा प्रकारचे ते माझे श्री गुरु आहेत असं तुम्ही लक्षात ठेवा पूर्ण स्वरूपात ही गोष्ट आदाय पूर्णमेवावशिष्यते असं जर त्या परमेश्वराच पूर्ण रूप आहे तर त्या पूर्ण स्वरूपाच्या ठिकाणी पूर्ण रूप त्या ठिकाणी वंदक आणि वंदन वंद्य या तीन गोष्टी म्हणजे जरा त्रिपुटी असं म्हणता येईल ती त्रिपुटी कधीही संभवत नाही वंदकाया अपी अवकाशं न दलात वंदन करणाऱ्याला सुद्धा यत्किंचित अवकाश ते देत नाही असं त्यांचं पूर्ण स्वरूप आहे देव हा एकुलता एक संबंध एकता आहे एकूणता एक आणि सबंध एकता जिथे मनुष्य असतो तिथे त्या पूर्ण स्वरूपामध्ये मनुष्य म्हणण्याचं कारण इथे नाहीला जास्त शब्द वापरला असा पुरुष पूर्ण रूप असा ज्यावेळी असतो त्यावेळी तिथे वंद्य वंदक भाव संभवत नाही हीच मूळ गोष्ट आहे म्हणून हे वंदनाला विषय होत नाही व वंदकाची सिद्धी होऊ देत वंदकाची जरी सिद्धी झाली तरी त्यांचं पूर्ण रूप सिद्ध होणार <coughs> पूर्ण रूप असंच की ज्याच्यामध्ये पूर्णरूपता वंद्यवंद भावात इथं त्याची खूण आहे स्वतः पूर्ण असल्यामुळे जागा देत नाही पूर्ण रूपामध्ये ते पूर्ण असल्या कारणाने वंद्य होत नाही वंद्य झाले की अपूर्णता निर्माण होते मग पूर्ण असल्यामुळे ते वंदे होत नाही हे जर तुमच्या लक्षात आलं तर सहज तुमच्या लक्षात आलं पाहिजे पुढचं कि ते वंदकाला सिद्ध होत वंद्यत्व गेलं की सापेक्षा या वंद वंदक भावाला का प्राप्त होत नाही श्री गुरु ते आपल्या लक्षात येईल कोण हा वंद्य होत नाही तर न होत हो हुँ। हुँ। हे वाकडे मी कशाला म्हणू कोण हा वंदन करणाऱ्याचा ठाव देखील गुरु देत नाही बरे गोवा श्री गुरु असे म्हणजे वाकडे वेखास्य म्हणजे वाकडे मी या विरुद्ध मला कशाला प्राप्त हो ते होत नाही तर न हो पण वंदकाला वंदन करू द्यायला कारण वंदक आलाही ते वंदन करू देत नाही त्याचं कारण वंदकत्व वंद्याच्या सापेक्षा ते स्वतः जर वंदे भावाला प्राप्त होत नाही तर दुसऱ्याला वंदकत्व येऊ देत नाही हे दे सहजच झालं ते स्वतः गोड खात नाही ते जर गोड करू नका म्हणतात तर त्यांच्या पंक्ती त्या शिष्याला कोणा मिळणार नाही काही वेगळं सांगायला पाहिजे <laughs> मिळणारच नाही आपोआप बरे बो श्रीगुरु कोणालाही बंदी होत नाही तर न होऊ द्या <था> नाही <laughs> तर नाही त्यांना ठीक आहे तुम्ही येऊ नका भारत जेवायला <laughs> <laughs> मी त्यांचा हा ओगीच वापरपणा तरी कशाला घेऊ पण दुसरी मोज की वंदन करायला जो जातो त्याचा करून टाकतात मग त्यालाच आपल्या जाग्यावर राहू देत नाही हे गुरुंच वैशिष्ट्य म्हणजे त्याचा ग्रास करून टाकतात म्हणजे वंदकाचा ग्रास करून टाकतात त्याला भेद रुपाने शिल्लक राहू देत नाही तात्पर्य की शिष्याचा जीवभाव नष्ट करून टाकतात हे मूळ तात्पर्य की जीव शिष्याला नष्ट करतात म्हणजे शिष्या त्या ठिकाणी असणारं जे जीवत्व त्याचाच बाध करीत असल्या कारणाने वंदकत्व हे जीवभावात संभवत आणि याची गाठ पडली तो जीवभावाने रडत बसणार नाही जीवभावाने तो रडत बसणार म्हणजे मी जीव आहे मी करता आहे मी भोगता आहे मी संसारी आहे मी शोक करतो मला दुःख होत अमक्याचा मला वियोग झाला असला प्रतिकूल म्हणून मला भेटला तो शिल्लक राहणार नाही अशी स्थिती प्राप्त होईल हेच दोन ओव्याने दृष्टांतपूर्वक सिद्ध करतात कांगोरी एकूणा झुळू खेळिताची तो तरी बहिरुळू कडू फेटे आत उन फिरता अशी परवा तुम्ही विचारल होतो ना महाराजांतीच्या धोतर नेसण्याची पद्धती आहे त्याच्याबद्दल करायचा नाही आपल्याला वाद असल्या या दृष्टांतात वाद आहे तो वाद आता काय सांगायचा नाही आपलं चालले सराव वाद तशा लागी सांगायचा आहे म्हणून तर जी आपल्या पूर्वजांनी या ओबीची संगती लावली आहे तीच फक्त तुमच्या सांगतो आपल्या पूर्वजांनी याची संगती जी सांगितली ती अशा धोतर नेसण्याची पद्धती सांगितलेली आहे धोतराला पंचकच असतात दोन बाजूला दोन एक कासोटा म्हणजे मागच्या बाजूला आणि समोर दोन वेळा म्हणजे समोर दोन वेळा आजूला बाजूला दोन वेळा चार वेळा आणि मागचा कासोटा म्हणजे पाच वेळा अशा पंचकच्छाने युक्त असं धोतर असलं पाहिजे असं बंधन त्यात पहिले जे दोन पदर आहेत कि जे आता जे दोन लोक गाठ मारून धोतर नेसतात ना त्याचंही वर्णन नाही मात्र त्यांना गाठ मारल्याशिवाय धोतरच नेसतात लोकांना त्याला काही इलाज नाही आम्ही गाठ मारित नाही पण कुणालाही आम्ही आपलं सांगतो की धोतर फाटलं फाटेल पण आमचं धोतर सुटणार नाही हा इतकी मजबूत आहे ते काम नेसईची कला आहे त्याला काही उभीच तसं चालत नाही आता बायकाना गाठ मारल्याशिवाय लुगडं नेसता येत नाही हा भाग दोय माहिती त्याचं कारण आहे मी तुम्हाला मग सांगेन त्याचं कारण आपल्या पंचकचा व्यतिरिक्त काही नेसाची त्या नऊवारी पदरेची लुगड्याची पद्धती आता हे जे पाच वारी लुगड्याने त्याला कासोटात नसतो कोणताही नसतो म्हणजे दोन बाजू <laughs> नसत नुसत त्या पद्धती असते त्यापकी आपल्या अंगाला स्पर्श होणारे चार आहेत आणि एक पदर असा आहे की जो बाहेरूळ आहे आणि त्याचा अंगाला स्पर्श होत नाही त्यातली भारतावरची गोष्ट ते हे एवढं सगळं वर्णन केल्याशिवाय तुम्हाला दृष्टांत म्हणून म्हणून करत नाही तुम्ही मला एवढं नेसण्याच वर्णन करायचं काय करणार त्याची गंमत आहे त्यामध्ये लिहिण बाहेर पदर फक्त हे काय बाकीचे सगळेच्या सगळे पदर अंगाला कुठे ना कुठे तरी स्पर्श होता एका बाजूचा आपण त्यातला नेसतो पहिल्यांदा सुरुवातीला तो एका अंगाला लागलेला असतो दुसऱ्या बाजूचा जो असतो आपण असं बाहेर सोडून पूर्वीचे काही डोकरी घेणे गमते जर असायचे तर एका बाजूचा जो बाहेर हळू पदर तो फार मोठा ठेवायचा आणि काही पैसे बिसे जर मिळाले ते त्याच्या घालून अडकवायचे पैसे ठेवण्याची त्यांची ती पद्धती हा आहे ना ज्या लोकांना हे धोतर नेसता येतं पण त्यांना भीती असते की बाहेर हळू जर निसटला एकदम <laughs> दिगंबर एकदम दिगंबर होऊ नये म्हणून सुपारी त्या बाहेर पदरामध्ये घालून ते ते पुन्हा खोवतात म्हणजे ते धोतर पक्क बांधायची इच्छा नाही पण असं धोतर नेसायला येत असूनही ने सुटण्याची ज्यांना भेटी वाटते किंवा सुळसुळी जर सोहळा असलं तर त्यावेळी नक्कीच सुपारी लावून धोतर लोक असा हा नेसण्याचा प्रकार त्या अर्थात बाहेर जो पदर आहे तो खरोखरी कित्येक लोकांचा बाहेर असतात ते खोवीतच नाही रुपाया आला तरच खोवायचा ते त्याच्यासाठी मोकळं त्यांच्या असतात बरे का रुपया आला तरच खोवणार नाही तर खोवणार नाही आता पुढचे जे दोन पदर आहेत दोन कच्छ आहेत ते एकदा अंगाला स्पर्श दुसऱ्यांदा खोवलं तरी अंगाला स्पर्श एक, दो एक दो अंगाला जासे। जासे जो विपुडचा पदर आहे तो त्या आपल्या अंगाला स्पर्श केलाच असतो मागचा जो कासोटा आहे त्याचा अंगाला स्पर्श झालेलाच असतो पण हा बाहेरू पदर आहे त्याचा मात्र अंगाशी स्पर्श झालेला नसतो हे दोतर नेसण्याचं जो स्वरूप तुमच्या लक्षात आलं आता काय सांगतात एकूणा बाहेर